दहा वर्षी जे ती झाली नाही ते हेही लक्षात येतं की ते जिवंत असताना बाल गंधर्वाचं म्हटल्याबरोबर जे एक संगीताचं अभिनयाचं किंवा त्यांच्या वरच्या नाटकांचं जे दुष्प मनात उभं मात्र या क्षणी सुद्धा तसंच खरं आहे म्हणजे मला वाटतं की कलावंताच्या स्मरणाचं देखील एक जसं सगू स्वरूप असतं तसं एक कैवल्यात्मक स्वरूप असत आणि ते स्वरूप मात्र जितकं मोठं तितकं जास्त खेळ कलावंत तर कशाला कुठलाही खोर गस्तीचं म्हणायला हवं समर्थने स्वरूपांच्या बाबतीमध्ये मात्र त्या कीर्ती रुपे उरावे मध्ये थोडासा फरक करून असं म्हणता येईल की ते गाणी रूपाने आवे होते निश्चितच केशव सुद्धा वाढले ना त्याच्यानंतर गडकऱ्यांनी एका कवितेत म्हटलं होत की केशवसुत कसले मेले केशवसुत गातची वस गातची वस नारायणच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच म्हणता येईल आणि ते इथे तर अगदी गातची बसले म्हणजे सर्वात बालगंधर्व आजही गात ध्वनीमुद्रकातून ते गातायेत असं नाही म्हणत महाराष्ट्रातल्या गायक गायिकांच्या वर त्यांच्या गायकीचा इतका खोल परिणाम आहे की चटकन एखादी जागा अशी जाते की मैफिलीचे लोक एकदम ओळखतात अरे बालगंधर्व बालगंधर बालगंधर्वांचे आणि ज्यांनी नायनांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं किंवा त्यांची नाटकातली कामं पाहिली त्या पिढीतली माणसं थोडा पण अगदी आजच्या पिढीतल्या गायक गायकांच्यावर देखील नायनांच्या गाण्याचा खूप आस नक्कीच म्हणजे जुनं गाणं म्हणून सोडून देता येत नाही ते आजचंही गाणं येतं म्हणजे आत्ता पहा जे वीस वर्षाची किंवा बावीस वर्षाची मुलं किंवा मुली आहेत ना ते सुद्धा नायनांची जागा गाळ्यात यावी याला आतूर असतात कारण कुठेतरी त्यांना त्याचं एक सौंदर्य दिसत असतं म्हणजे त्या जागा आता सौंदर्याचं एक चिरंतन वरदान घेऊन आल्या होत्या लक्षात पण आता तुमची आणि आमच्यापासून जरा निराळीच आहे सहवासात आपण असंख्य वेळा ना त्यांची गाणी आपण जोडीने ऐकलेली आहेत त्यांची उतारवा आहेत तिथे पुण्यामध्ये झालेली नाटकं ती जोडीने पाहिलेली आहेत लहानपणी अर्थातच मी मुंबईला आणि तुम्ही नागपूरात हा ती नाटकं पाहिले आहेत आपल्या गावातील आपल्याला त्यांच्या परिचयाचं भाग्य मिळालं पण जसं त्यांचं आपण गाणं ऐकून सुद्धा अतृप्त राहिलो ना तितकेच त्यांच्याविषयी बोलून सुद्धा किती बोललो आपण त्यांच्याशी आत्ता बंड बोलून सुद्धा अजून बोलायचं राहूनच गेलंय असंच वाटतं नाही त्यांच्यातल्या त्या असामान्य मोहिनीचं रहस्य अजूनही उरगडायचं राहिलंय असं नाही वाटत कुठेतरी काहीतरी अजून शिल्लक राहिला चिमटीत पकडायचा प्रयत्न करतो पण काहीतरी सुटतं असं वाटतं हेच कलावंतांचं वैशिष्ट्य गडकऱ्यांनी राजसन्या सध्या साभाजीच्या तोंड एक वाक्य केलं बरं का असतो ऐक तो म्हणतो कि थोरले आबासाहेब जाऊन इतकी वर्ष झाली तरी राजांच्या नावाची नशा अजून उतरत नाही त्यांच्या नावाची नशा अजून आपल्यासारखीच अवस्था आहे नवीन नवीन मुलं आम्हाला विचारायची कि तुम्ही स्त्रीपर्टातली अजूनही विचारता की स्त्रीपार्ट कशी होती कामं पाहत होता असं विचारतात गाणं ऐकलं की म्हणत नाही हा ग्रेट आहे तिथे कुठेतरी त्या मोठेपणा बरोबर सापडतो म्हणजे ते काय गाणं म्हातर व्हायला तयार नाही दुसरं व्हायला ना ना तसं पाहायला गे गेलं तर आपल्याला गे त्याला आपण नाट्यसंगीत म्हणतो तुम्ही आम्ही आपली नाटकातली पदं नाटकातली पद म्हणतो तर नाट्यसंगीत म्हणू आपण आपलं तर हे सगळं संगीत जे आहे ते नाटकामध्ये आपल्या गाणाऱ्या नटांनी किंवा जे नाटककारी होते गाण्याचे दर्जी त्यांनी मिळेल तिथं नाटक हो त्यांनी काय असं पाहिलं नाही की हे जरा दर्जाच खालच्या दर्जाच केला आणि ज्याला आपण किर्लोस्करी संगीत असं म्हणतो कितीच नारायण उदय आहे तर त्या संगीतावरती या सगळ्या विविध प्रकारच्या संगीताची खूप छाप आहे नक्कीच स्त्री गीतांची आहे संगीत आहे स्त्री गीत आहे धारदाची गीत आहेत लावण्या आहे कुठे असेच ऐकून ऐकून बळा केली कानडी चाली आहे पुष्कळ उर्दू रंगभूमीवरच्या सुद्धा चाली आहे सगळं आपल्याकडे घेतलं त्यांनी त्याने कुठल्याही उतरण्यामध्ये कमीपणा मागवलेला नाही बरं का एक तर असं असतं चुराच्या क्षेत्रामध्ये चोरी हा मामलाच असू शकत नाही आपल्याला बरं का हे चांगलं दिसलं तर घ्यायचं तो हक्कच आहे हक्क आहे फक्त नायणाच्या त्या गाण्याच्या सुजनपणाने घ्यावं जे काय घ्यायचं असेल ते खरं तेव्हा हे जे घेतलं सुरुवातीचा नारायणरावच्या वरती जो एक हल्ली आपण लोकसंगीत असं म्हणतो अशा तऱ्हेची जी बाळ सुरुवातीला जी शातला त्यातलं नारायण नारायणरावांचं तोंडी असलेलं पद अरे वेडा अरे वेडा म्हणा नमुन्या दाखल म्हणून दाखवतो अर्थात बालगंधर्वांच्या जवळ जायची काही माझी योग्यता नाही सालीची ना गमत त्यातले शब्द बालगंधर्व कसे उच्चारत असतात हा एक प्रयत्न बरोबर आज आपण एका भक्तीभावने काय आपल्याला गाणं किती येतं हे दाखव दाखव्या मना अरे वेडा मना तमे अरे वेडा मना तमे अरे वेडा मना तमे अरे वेडा मना तमे गुपित का सदा क्षण क्षण ते संगीत काथम फसलेती मना हरवे मनात मना पु पुना तुल पाशे प्रथम भदले मना कर्म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 कसे बसले ती मना धर्मी कसे बसले भीती भरमी कसे बसले ती प्रथम बसले ती मना करम ना हरवे राम ना हरवे राम ना तुम्ही मागाशी वाचून राहा बरं का बाळबोध हा शब्द वापरला होब्द वापरतात काय आहे बाळबोध पद्धतीने गायचं हे फार सोपं आहे असं पुष्कांना वाटत असत सोपं लिहिणं हे सुद्धा अवघड आहे तुम्हाला माहितीये ना की इसापा सारखी एक नवीन गोष्ट कोणीही लिहू शकलेला नाही सगळ्यात सोपं लेखन तेव्हा हे जे सोपं होतं ते तितकं सोपं नव्हतं तसं कारण असं होतं की त्यांना ते सोपं आहे असं दाखवणं प्राप्त होतं कारण ते नाटकात ते करत असत तुम्ही गवरी गायला बसल्यानंतर आपण मुश्किल जागा किती घेतो थोडस करतात आम्ही पाहिलेलं आहे आटापिटा वगैरे केल्यासारखा वगैरे म्हणजे बाकीच्या निघाली नाही ते हातात तू निघते परंतु रंगभूमीवर शकुंतलेच्या भूमिकेत सुभद्रेच्या भूमिकेत मुश्किलातली मुश्किल जागा सुद्धा त्यातली मुश्किली न दाखवता करावं लागतं आणि मला वाटतं हे काहीतर कोणाचाही अवमान करायचं म्हणून म्हणत नाही परंतु त्याला आदर्श रूप म्हणावं मुश्किल साथ करना रही जे कि थार लोग जे सोपेपण सवघर भागवता नारायणराव्या परंतु जबड़ी तान हि तुम्हारा स्टेज वर भ ताण जबड्याची ताण असते ही पण नारायणरावनी जबड्याची आहे असं भासू दिलं नाही या अंगाने जबडा घेतला जातो वास्तविक जबडाच होता परंतु त्याने तो इतक्या हळवारपणे पेश केला की ही सहज गोष्ट नाही आली हा सहजता ही इतक्या सहजपणे करून दाखली वाटलं सहजता हा सुद्धा शब्द आहे ना तुमचा हा सुद्धा जरासा पाहिला म्हणजे त्यातलं सगळं लक्षात येतं मर्म सहज म्हणजे त्याच्या बरोबर जन्माला आले अशा रीतीने नव्हे होत म्हणजे ते गाणं तो अभिनय एकदम जन्माला एकदम फुललेला आहे असा त्याच्यामध्ये भाव लोकांच्या लक्षातही तस दुसरी गोष्ट अशी मग अशी आपण म्हणालो की इकडून तिकडून खूप ठिकाणून आम्ही चाली घेतल्या मराठी रंगभूमीवरती आणि फार योग्य असा ठिकठिकाणी त्याचा उपयोग नाही केला तर लोकसंगीतल्या मराठी लोकसंगीताच लावणी संगीत फार मोठं वैशिष्ट्य आता लावण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा लावणी गाणे काही सोपं नाही आहे नाही कारण भास्कर भावांनी एकदा लावणी कशी गावी हे एका लावणी गायिकेला गावून दाखवलं होतं माहिती आहे कारण ती वजनं कठीण आहेत बरं टप्प्याचं अंग आहे ते सगळं पण त्या सुरानं एक असोसिएशन होता एक निराळ ह्यायचं मिळालेलं तुम्हाला आठवत आहे बलसागर तुम्ही वीरशिरोमिणी हे जे गाणं चिमुळ चालला एक्झॅक्टली तुम्ही दाखवल रालसागर तुम्ही वीरशिरो जागा आहेत परंतु झालं काय की हे वळण थोडस मागे पडत चाललं होत त्यामुळे या सौभद्रामधल्या काही चाली कालांतराने बदलल्या पण बलसागराची पूर्वी लाईन म्हणजे त्या जंगल बलसागर शिरो तरी मला आश्वासन दिस दिले शिमूलचा बरोबर आहे पण काय होत सुरांची सुद्धा लोकांच्या मनामध्ये काही काही संदर्भ असतात आता सुभद्रेसारखी राजकन्या ही गाणार आणि लावणीच्या अंगाने लागल्यानंतर सुभद्रेच चित्र यावं गाण्याला म्हणून की मात्र आणि नाय काय सांगतला जागा आल्यामुळे अर्धव सुद्धा जास्त हा नानाचा फारा कुठल्याही गाण्याचं स्टेटमेंट द्यायला एवढं म्हटलं की त्याच्यातच ते सगळं अर्ज कोंडलेला असायचं त्याच्यामध्ये हा पुन्हा एक आवाजाचाही धर्मचा धर्म पण का मला असं सांगा की आता त्या काळामध्ये बघा मायक्रोफोन्स नव्हते नाही का नव्हते हा आवाज है अठे कहीं चोरटेपणा आवाजा वगैरह कर्ता हा आवाजा विचारोफोन आयापास हल्ले करा लगलो पूर्वी ही गोष्ठ कभी खटकत नवती पांचे सहाशे मानसांच कुठलाही माणूस हळू जरी बोलला तरी प्रत्येक माणसाला त्याचा अक्षरा ऐकू येत असे असा माझा अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो की आमच्या नाटकामध्ये गेला बर का आवाजाची फेक म्हणतात आवाजाची फेक सुद्धा त्यांना साधायची कारण त्यांना काय असायचं आवाज पोचवणारे यंत्रण नाही आवाज पोचवणारे तेच होते म्हणजे तेज़ पत्र लिहिणारे आणि तेच पोस्टमन हो अशा आपण लिहून दिलं पाहिजे हो। तिथे तिसऱ्या कोणतं पोहोचवत असं नाही ना। त्यामुळे तिथे तर पोहोचला पाहिजे आवाज आणि तो पोहोचताना पुन्हा आपण ओरडलो हो आहोत आरडाओरडा केला असं वाटतं का म्हणे त्यामुळे तुम्ही एक पाहायला असेल की ज्याला आवाजाच्या थ्रो ही गोष्ट समजली आहे त्या माणसाच्या गाण्यामध्ये तुम्हाला नेहमीच साधेपणा इतका भरपूर दिसेल कारण प्रत्येक सूर हा शेवटी पोहोचला पाहिजे या जाणीवीने टाकायचा असल्या कारणाने त्याच्यामध्ये फार पॅटर्न ज्याला तुम्ही अलं अलंकुरू, अलंकृती किंवा अलंकार म्हणाल असलं काही नसे मध्येच एखादी बारीकशी जागा येऊन जायची नुसता सुराचा झोत जात असे फक्त आणि त्यामुळे तो शब्दही तितका प्रभावित होतो उदाहरणार्थ नारायणरावांच्या पदांमध्ये तुम्हाला हे प्रत्येक दिसेल हे तर त्यांचा याच्यावरूनच सांगतो तुम्ही मगाशी म्हणाला हो। की चीज बैठकीत म्हणायची झाली कि तिचं स्वरूप भिन्न कारण गवई गाणार आहे किंवा एखादी जाईल गाणार बर तरी पण ते पद किंवा ती चीज शब्दानी ओळखली जात नाही त्या रागाच्या सुरावटीनीच ओळखली जात असते इथे मात्र ते पद पद म्हणून ओळखलं जात तिची चाल म्हणून जात नाही आता सूजन कसा मनसोरी हे आपण पद घेऊया वेळेला त्याची मूळ ची बैठकीत तिचं स्वरूप काय असत तुम्हाला तो भूप राग दाखवायचा असतो म्हणजे आपण अगदी भूप असल्यासारख्या साठ्यातच गाय जायला पाहिजे ना आता से बघा थोला का हे या इतके दर्जे आहेत ज्याला म्हणाल तुम्ही पण एक मिनिट आहे वसंतराव नारायणराव तर लईचे बादशाहत ना तीच होत मला आठवत आहे थिरकवास साहेबांनी स्वतः एकदा रेडिओच्या मुलाखतीमध्ये त्याने एकाने विचारलं की तुम्ही इतक्या लोकांच्या आयुष्यभर साथ केली कोणाची साथ करताना तुम्हाला सगळ्यात आनंद झाला अतिशय आनंद झाला आणि मोठे मोठे लोक बसलेले होते ऐकायला तर ते म्हणाले माफ करा म्हणजे कोणाच्या बद्दल मला उन्हा बोलायचं नाही मी खूप लोकांच्या साथी केल्या परंतु नारायणराव बालगंधरवांच्या बरोबर साथ, बाल साथ करताना जो लईचा आनंद मिळायचा तुम्ही मी म्हणणाऱ्या लोकांच्या बरोबर हे ठेरोबा साहेबांनी कबूल करत असत की माझे हात कापायचे हिलय बरोबर जाते की नाही पण ही लय आहे ती लयकारीसाठी लयकारी ना मुळीच नाही ती तुमच्या गाण्यामध्ये आता ते फुलंवन लाईव्ह ज्यावेळी भिनलेली असते त्यावेळी मग तुम्हाला तालाचा किंवा त्या लईचा विचारही करायची गरज पडत बरोबर आता बघा हेच फुलंवन फुलं याच्याच ऐवजी असा मराठी अवतारगोदर तुम्ही त्या फुलवनाची खासावी लयकारी असते ना फुला हे नाटकातल्या पदात चालणार नाही करून एक मिनिट ह्याच्या तुमचा जो त्रिता सुद्धा आहे तो नाही जो वजन नाही या वजनात हे पद कसं जायच आता बघा सृजन कसाजन na na na कस सुरू झालं आपण या इथे जरी बसलेलो असलो तरी एकदम असं म्हण जात मला आठवत माझ्या डोळापुढे मुंबईच्याच असल्यामुळे त्या काळात राहणारा एकदम तो आपण आणि त्यामध्ये ते सगळं सुरू झालेले डोळापुढे वगैरे पण एक सांगतो तुम्हाला त्याचा आनंद इंग्रजीमध्ये गेल्या नसतं नॉस्टाल जी आहे म्हणतात ना अशा प्रकारचं नाही हे लहान पाहतले संस्कार काही सुंदर होते म्हणून चांगलं वाटतं लहानपणी एखादं खेड आपण राहिलेलं चांगलं वाटतं परत तिथे गेल्यावर तितकं ते वाटेल असं नाही पण नारायण ह्या सुराच्या गावाला किती वेळा तुम्ही जा तितक्या वेळेला ते चांगलं चांगलं चांगलं वाटत असतं बरं का तर आत्ता सुजन कसा तुम्ही सांगितलं याच्यात आणखी एक वैशिष्ट्य ज्ञानांच म्हणजे स्वच्छ अशा प्रकारचा त्यांचा तो उच्चार आकार इकार स्वच्छ सगळ्यांना कळलं आणि मग विविध तऱ्हेची गाणी त्यांनी आपापल्या ढंगाने कशी खोलवली त्याच्यामुळे एखादं कथ्थकी याच्यासारखं सुद्धा गाणं असायचं एखादी ठुंबरी असायचं आता मला आठवत आहे मधुकर वनवण्यासारखं बिकरपेक्षा दादऱ्यातलं साधं कवी बाला हे पद बघा की दादरा असून दादरा किती तळेने फिरतो दाखवू कवी बाला बाला कवी बाला, कभी बाला, कभी बाला, कभी बाला, बाला आणखी हो एक लक्षात येतो बरं का नारायणांची गाणी ऐकताना के तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये कि कुठेतरी बरं का मग ते गवई म्हणूच होत उभे नट म्हणूच होत एक प्रकारचं समर्पणाची भावना सगळं म्हणजे त्या क्षणी त्याने आपलं सगळं जे व्यक्तिमत्व असेल काळ जे असतील ते समर्पण केल्यासारख्या त्यामुळे भक्ती हा त्यांच्या भूमिकेत त्यांना जिथे जिथे मिळाली तिथे ते, ते, ते उत्कटपणाने दिसले पण चोर भाव होता आता उदाहरण तुम्हाला आठवत आहे सिंधूचं कशीया तेजूपदाला वास्तविक तसं बघाल ती चाल अगदी उठते आणि निराळ्याने ती चाल पण कशिया तेजू पदाला म्हणताना हा विलक्षण समर्पणा फार सुंदर जरा म्हणून म्हणूनच दाखवतो तुम्हाला कशीयाजू बशिया चजुबाला मामा शुभ पदाला वाया सुभका शुभ पदाला वाया सुभ शुभ पदाभ पदाला वसे पादयुगे बसेम पादयुगिते बसेम पादयुगिते मार्ग दे स्वर्ग दे स्वर्ग के स्वर्ग केला कशी या जो बदला मादा कशी या जो बदा ूपारा स्वर्लोगीत चरण हे स्वरलोकीत चरण हे सदि परि बद निरंग बदती मदती मिरज वसती मदत मिरजवसती नर जी गोरस गांदा नरक जी गोरस गांदा होम स्वर्ग मला आता स्वर्गमला आता स्वर्गमला आ वसंतराव अशी किती गाणी किती सूर कितीतरी बोलत बसू शकतो पण हो हा विषयच असा हवा हो ना किती गाण्यांच्या आठवणी काढायच्या सुरांच्या आठवणी काढायच्या त्याला अंत नाही एकच आहे की हा एवढा मोठा मनुष्य आपल्यात गेला पण हा मनुष्य बसला की असं हा काही स्वतः मुद्दाम सिद्ध करायला बसलेला नाहीये बसलाय त्याच्यातून आपोआप गाणं सुरू होत आहे बालगंधर्वांची सगळी आयुष्यातली बैठक ही श्रद्धेवर आधारित होती योगायोगाने आज आज त्यांचा श्राद्ध दिनच आहे अशा वेळी त्यांना त्यांच्या तेन स्मृतीला त्यांचं जे काही आपल्या नेहमी स्मरण येतं त्या क्षणानावक नमस्कार करायचा